पवित्रता के हे मंत्रदाता पवित्र से चल रहे हैं पर अब लाखों पवित्रता के है मंत्रदार नमस्कार मित्रो मी है मीनाक्षी अपन सर्वजन ऐकत आहत रेडियो शिवनेरी रेडियो शिवनेरी आज चले जीवन चरित्र आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पहिली ब्रह्माकुमारी म्हणजेच ज्यांना मम्मा म्हणून ओळखले जाते त्यांचे आज आपण जीवन चरित्र ऐकणार आहोत मम्मा यांचे खरे नाव होते राधे राधेचा जन्म एकोणीसशे वीसमध्ये एका मध्यमवर्गीय परिवारात झाला त्यांचे आईचे नाव होते रोचा आणि त्यांच्या वडिलांचे नाव होते पोकरदास मित्रांनो त्यांच्या वडिलांनी राधी लहान असतानाच त्यांचे निधन झाले आणि त्या दुःखामध्ये त्यांच्या आई खूप रडत असायच्या त्यांचं मन अतिशय दुःखी झालं होतं मम्मा यां इंग्लिश मीडियम मधे शिकत होते हैं। त्या अतिशय बुद्धिमान रूपवान देखी होत सगलेजन एक सार बढ़त रह खूब सुंदर अे गुण देखी होते नृत्यकला गायनकला विनावादन हाँ अशा अनेक विशेषतनी राधे हाँ संपन्न हो मित्रांनो लहानपणीच राधे ह्या धार्मिक देखील होत्या तर त्यांची एक मावशी देखील होती त्यांच्या पतीने देखील शरीर सोडले म्हणजेच त्यांचं देखील निधन झालं होतं त्यामुळे त्यांची आई आणि त्यांची मावशी हे दोघही खूप दुःखी असायचे एक दिवस त्यांच्या आईंना समजलं की जवळच्याच घरामध्ये एक खूप सुंदर असं सत्संग चालत आहे आणि ते सत्संग दादा म्हणजेच ब्रह्माबाबा चालवत आहेत तर ज्या दिवशी राधेची आई आणि मावशी ते सत्संग ऐकण्यासाठी गेल्या तर त्या ते दिवशी त्या अतिशय दुःखी मनाने त्या सत्संगात गेल्या पण येताना त्या अतिशय खुश होत्या आनंदित होत्या ता आल्यान अंतर त्या आल्यानंतर त्यांनी जावेला राधेला सांगितलं की आम्ही त्या सत्संगामध्ये खूप सुंदर अशा गोष्टी ऐकल्या ज्याने आमचं मन सुद्धा शांत झाले आणि प्रसन्न झाले तर तू देखील त्या सत्संगामध्ये एकदा आमच्या बरोबर तर मित्रांनो ज्यावेळेला राधे आपल्या आईसोबत आणि मावशीसोबत त्या सत्संगामध्ये गेली तर त्यावेळेला राधेच्या मनामध्ये एकच विचार आला की ह्या सत्संगामध्ये आपण नेहमी येत आहोत म्हणजे आपल्यासाठी हा सत्संग नवीन नाही आहे तिला त्या सत्संगात आल्यानंतर आपलेपणाची भावना मनामध्ये निर्माण झाली आणि ज्या राधेने दादांना बघितलं तर दादांना बघितल्यानंतर तिच्या मनात हा विचार आला की दादा हे आपल्या जन्मजन्मीचे कोणीतरी नातेवाईक किंवा आपल्या जवळचे व्यक्ती आहेत तर ती त्या सत्संगामध्ये रोज जायला लागली आणि रोज गेल्यानंतर राधे त्या सत्संगामध्ये कधी गीत गायची तर कधी ओमचा ध्वनी करायची त्यामुळे त्या, त्या सत्संगाला नाव ठेवले गेले ओम मंडळी तर मित्रांनो ह्या ओम मंडळीमध्ये राधे रोज जाऊन ओमचा ध्वनी करीत असते म्हणून राधेला देखील ओम राधे या नावाने सगळेजण ओळखायचे कारण राधेचा आवाजसुद्धा खूप मधूर होता आणि ती विनाशसुद्धा वाजायची त्यामुळे सर्वांचं मन ती अतिशय प्रसन्न करून टाकायची राधे ज्या वेळेला ह्या सत्संगामध्ये आली त्यावेला तिचं वय होत सतरा वर्ष तर त्यांच्या परिवारामध्ये राधेच्या लग्नाविषयी चर्चा होत होती तर मित्रांनो ज्या ही लग्नाची चर्चा सुरू असताना दादांना समजलं की राधेच्या लग्नाविषयी घरात चर्चा होत आहे ते एक दिवस दादांनी राधेला बोलवून घेतलं आणि राधेला विचारलं की राधा तुला कोणाशी लग्न करायचं आहे पितांबरधारीशी का पॅन्ट शर्ट घालणाऱ्याशी तू मला चोवीस तासामध्ये तुझा निर्णय सांग पण मित्रांनो राधेने चोवीस तास न घेता एक सेकंदामध्येच आपल्या जीवनाचा निर्णय दादांना सांगितला आणि राधे म्हटली की दादा मला पितांबरधारीशीच माझं लग्न करायचं आहे तर त्या दिवसापासून राधेने आपलं जीवन या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये संपूर्णपणे समर्पित करवून घेतलं आणि ज्या परिवाराने सुद्धा राधेला सुट्टी दिली तर राधा आपलं संपूर्ण तन आणि मन ह्या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये समर्पित केलं तर मित्रांनो पुढे जाऊन राधेमध्ये सुद्धा बरेच असे भौतिक आणि शारीरिक बदल यायला लागले कारण हळूहळू राधे या ज्ञानमार्गामध्ये स्वतःची अतिशय प्रगती करायला लागली राधेची साधनासुद्धा वाढली आणि ज्ञानसुद्धा ती साध्या आणि सरळ भाषेमध्ये स्पष्ट करायला लागली तर जसंजसं तिचं हे ज्ञान अनेकांपर्यंत पोहोचायला लागलं तसं तसं ह्या ओम मंडळीमध्ये सुद्धा वृद्धी व्हायला लागली तर मित्रांनो हळूहळू ह्या ओम राधे यांनाच परमपिता परमात्म्याने ब्रह्माच्या मुखाद्वारे म्हणजेच दादांच्या मुखाद्वारे कर्तव्य वाचक नाव दिले मम्मा मम्मा या शब्दाचा अर्थच आहे की माता मातेप्रमाणे राधेने सर्व विद्यार्थ्यांचा म्हणजेच त्या ओम मंडळीमध्ये येणाऱ्या ज्या माता भगिनी किवा पुरुष किंवा मुलं वृद्ध सर्वांचं ती एका आईप्रमाणे सांभाळ करीत होती त्यांना वात्सल्य देत होती आणि त्यांना प्रेमाने हे जे ज्ञान आहे हे ज्ञान सहज आणि साध्या शब्दांमध्ये समजवून सांगायची त्यामुळे सगळ्यांना राधे सांगितलेलं हे जे आहे हे, हे खूप लवकर लक्षात बसायचं तर मित्रांनो अशा प्रकारे राधेमध्ये हळूहळू शारीरिक आणि मानसिक बदल व्हायला लागले आणि अशा प्रकारे राधेची ओम राधे आणि ओम राधेची नंतर मग मम्मा ह्या नावाने ही कन्या ओळखायला लागली तर अशा प्रकारे हळूहळू ही ओम मंडळी एकोणीसशे साली ज्या भारतामध्ये स्थानांतरित झाली तर त्यावेळेला माउंट आबू राजस्थान या ठिकाणी हे ओम मंडळीची स्थापना झाली आणि ह्या ओम मंडळीलाच आज वर्तमान समयामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ह्या नावाने ओळखले जाते आणि ह्या ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये पहिलीच ब्रह्माकुमारी म्हणजेच ओम राधे ज्यांना आज मम्मा ह्या कर्तव्यवाचक नामाने ओळखले जाते तर ह्या मम्मांनी हळूहळू या, या ब्रह्माकुमारी विद्यालयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आणि सर्व सुद्धा खूप प्रेमाने तिने सांभाळले तर मित्रांनो अशा प्रकारे मम्माने संपूर्ण विद्यालयामध्ये आपलं ज्ञान आणि साधनेचा संपूर्ण उपयोग करून घेतला आणि स्वतःचं जीवन देखील संपन्न आणि संपूर्ण तिने बनवलं तर या मम्मांनी 24 जून एकोणीसशे साली आपल्या या नश्वर देहाचा त्याग केला म्हणजे साधारण शब्दामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर मित्रांनो त्या चोवीस जून त्या दिवसालाच मम्मा म्हणून ह्या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये साजरा केला जातो हे आणि मम्मानंतर मग अनेक ब्रह्माकुमारींनी म्हणजेच कन्यांनी आपलं जीवन ह्या विद्यालयामध्ये समर्पित केलं तर आज हजारांच्या वर ब्रह्माकुमाऱ्या ह्या विद्यालयामध्ये आपलं जीवन समर्पित करून अनेक मनुष्य आत्म्यांपर्यंत परम्त्म ज्ञान पोचव कार्य करीत है तर मित्रान आज हाँ ब्रह्मकुमारी विद्यालय शाखा छोटा मोट्या गावान अपने बहुत मिलता मोटा शहर देखी अपन हा शाखा बढ़त आहोत् हा शाखांधे ब्रह्माकुमा अपल जीवन सफल कर हे परमात्म्याचं ज्ञान पोहोचवत आहे तर मित्रांनो बघा किती सुंदर असं कार्य आपल्या ह्या मम्मांनी ह्या विद्यालयामध्ये करून दाखवलं त्यांनी आपलं संपूर्ण जीवन साऱ्या विश्वासाठी वाहून घेतलं तर मित्रांनो आपल्याला ह्या जीवनचरित्रातून हीच प्रेरणा मिळते की आपण देखील आपलं जीवन परमात्म्यासाठी वाहून घेणं खूप जरुरी आहे परमात्मा काही आपल्याला म्हणत नाहीये की घरगृहस्थी सोडा आणि माझ्याजवळ येऊन बसा तर परमात्मा तर हेच म्हणत आहे की घरगृहस्थी सांभाळून संसार करून संसारामधून वेळ काढून परमार्थ देखील आपण केला पाहिजे तर मित्रांनो ज्या आपण परमार्थासाठी वेळ काढतो तर तो संपूर्ण वेळ आपण परमात्म्याच्या आठवणीतच घालवला पाहिजे तर मित्रांनो प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जे ज्ञान दिलं जातं आहे तर त्या ज्ञानानेच आपण आपलं जीवन सुख शांती आणि पवित्रतामय बनवू शकतो आहोत कारण वर्तमान समयाला आपण बघतो आहोत की आपण फक्त पैसे कमवण्यामध्येच आपला संपूर्ण वेळ घालवतो हे आणि तेच पैसे ज्या वेळेला आपण आजारी पडतो तर आपला आजार पण ठीक करण्यामध्ये घालवतो तर मग आपण आपल्या जीवनात काय कमाई केली तर चला तर मग मित्रांनो आपलं जीवन सुख शांतिमय बनवायचं असेल तर नक्कीच आपण सर्वजण या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये विनामूल्य प्रवेश घेऊया आणि हे अमूल्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये आणूया तर असंच आणखीन नवीन जीवन चरित्र घेऊन आपण पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत नमस्कार पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के हे मंत्र दाता। लाखो तुम्ह लाखो तुम्हरी शिक्षा चेल रहे तुम्हरी शिक्षा चेल रे अब इंसानला